हा विरह पुढे इतका वाढत जातो की त्या विरहिणीला दिवस पड़त रात्र चैन पडत नाही रात्र सुद्धा तिची दिवसासारखीच जाते पापण्या न मिटता रात्र रात्र तिला झोप येत नाही आपल्या आवडत्या पुरुषोत्तमाची वाट पाहत ती बिचारी जागी असते अस्वस्थपणे तळमळत हा विरह तिला इतका असह्य होतो नको नको हा विरह कष्ट होता तीवासी तो, तो चटका लावून गेला आणि तेव्हापासून तो परत येत नाही याची तिला उत्सुकता लागलेली आहे त्या गरुड वाहनाला त्या गुणगंभीराला केव्हा एकदा भेटीन अशी उतावी तिच्या अंत्यकरणामध्ये उत्पन्न झालेली आहे तोपर्यंत आपण कुठेतरी दूर प्रदेशामध्ये जाऊन पडलो आहोत आपल्या माणसांपासून तुटलोलो आहोत आणि त्याचा विरह आपल्याला आता सहन करणं अत्यंत असह्य होत आहे अशा रीतीची मनोवस्था ज्ञानेश्वर व्यक्त करतायत 脏